आता एका हत्तीच्या तोंडात माणसाची किती घालायची तुमचं तुम्ही ठरवा एवढी घा घरात खाणारी तोंड आणि मिळवायची अक्कल नाही याचा संसार कसा चाललाय अहो माझी कन्या अन्नपूर्णा त्याला दिली आहे म्हणून याचा था संसार चाललाय स्वयं पंचान हा पुत्रौ षडानन्हा आणि षडानन गजाननो दिगंबरा कथन जीवेत म्हणजे कसा जगेल अन्नपूर्णा न चेत ग्रह माझी कन्या अन्नपूर्णा दिले म्हणून याचा संसार चाललाय मी खरं म्हणजे याला मुलगी देणार नव्हतो बरं का हा दक्ष म्हणतोय मग मला ब्रह्मदेवानी सांगितलं की तुझी मुलगी तू दे शंकरानं म्हणून दिली म्हणाल नाहीतर देणार नव्हतो असं वाटेल तसं बोलला तरी सुद्धा भगवान शंकर शांत आहेत बरं का आणि किंमना त्यामुळेच जास्त हा दक्ष असा चवताळला दोन पार्टीच भांडत असल्यानं म्हणजे बघा एखादी पार्टी शांत आहे म्हटलं की जी तावा तावानं बोलणारी पार्टी असती त्याला असं वाटतं की आपल्यासारखं त्यानंही उसळलं पाहिजे अगदी हा म्हणून तो अगदी वर्मावर घाव घालत असतो भगवान शंकर शांत आहेत राग आला त्या दक्षाला आणि त्यानं केलं काय त्यानं के दक्षणाला शंकरानं शाप दिला काय म्हणाला इताफर म्हणाला याला यज्ञामधला हवीरभाग मिळणार नाही अशी शापोवाणी उच्चारली त्यानं आणि निघून गेला ही गोष्ट नंदिकेश्वराला काय सहन झाली नाही आणि त्यानं ना, त्या दक्षाला आणि दक्षवचनाला अनुमोदन देणारे होते लोक त्या सभेमध्ये दक्षाला खुणा करत होते होऊन जाऊ दे बोल तू काय बोलायच ते कोण दात काढून हसत होते दाढी आलवत होते डोळ्यानं खुणा करत होते असे होते हे सगळे जे लोक होते त्यानं नंदिकेश्वरानं शाप दिला की हा दक्ष आणि हे दक्ष वचनाला अनुमोदन देणारे जे दे लोक आहेत हे सगळे जन्ममरण रूप भयंकर संसारात पडतील म्हणून त्या भृगुषींनी हिकडं शाप दिला हे शिवभक्त जे आहेत म्हणवणारे हे सगळे पाखंडी होतील इतकी वादावादी झाली तोंडी झाली भगवान शंकराना वाईट वाटलं खिन्न मनानं ते खाली मान घालून तिथनं निघून गेले पुढे एकदा प्रसंग असा झाला की त्या दक्षाच्याकडं एक बृहस्पती सव नावाचं यज्ञकर्म सुरू झालेलं होतं त्या यज्ञकर्मासाठी सगळ्या देवतांना आमंत्रण होती बरं का आणि त्या आमंत्रणानुसार सगळे देव विमानात बसून त्या यज्ञभूमीकडं निघालेले आहेत परंतु भगवान शंकरांना आमंत्रण नाही आहे सगळे देव निघालेले आहेत यज्ञभूमीकडं त्या सतीनं बघितलं तिला असं वाटलं की एवढं मोठं यज्ञकर्म आपल्या पित्याच्या घरामध्ये सुरू आहे तेव्हा ते बघायला आपणही जावं असं तिला वाटलं आणि म्हणून तिनं शंकरांच्या जवळ हा विषय काढला ती म्हणती आपल्या पित्या माझ्या पित्याच्या घरामध्ये असा असा यज्ञ महोत्सव आहे तेव्हा आपण बघायला जाऊया म्हणाली भगवान शंकर म्हणतात तू म्हणतीयस तुला वाटणं साहिजी काय म्हणाले परंतु असंय म्हणाले की आपल्याला आमंत्रण आहे काय म्हणाले आमंत्रण आहे का, का विचारल्यावर सती विचारती की काय हो म्हणाली आपल्या वडिलांच्या घरात जायला आमंत्रण लागतं का आणि तिचं म्हणणं बरोबर होतं वडिलांच्या घरात आमंत्रण लागतं का तिनं विचारलं शंकर म्हणाले बरोबर आहे तू म्हणतीस ते लेखीला लागत नाही म्हणाले मान्य आहे पण जावं याला आपल्याला आमंत्रण नाही आहे तुला ठेवू का काय म्हणाले की दक्ष आपला द्वेष करतो माझा द्वेष करतो तेव्हा आपण तिथं जाणं काय योग्य नाही घालवे चालली आहे तिच्या जीवाची काय करावं सुचत नाही आहे भगवान शंकर तर नको म्हणताय त्यांनी इतकं सांगितलं इथं तू जर गेलीस तर तुझं कल्याण होणार नाही लक्षात ठेव आत बाहेर आत तिचं काय करावं निर्णय काय घ्यावा सुचत नाही आणि शेवटी तिनं जायचा निर्णय घेतला घेऊ निघाली ती आता असा आहे सती निघाली म्हटल्यावर बाकीचे भूतगण राणीसाहेब निघाल्यावर बाकीचे हे कसे गप बसतील नंदिकेश्वराला पुढे केला त्याच्यावर सतीला बसवली बरोबर सगळे भूतगण बरोबर आहेत वाद्य वाजवत वाजवत वाजवत ही सगळी मिरवणूक त्या दक्षयज्ञाच्या मंडपाच्या दारामध्ये आली मी आपल्याला सांगतो ती सती त्या यज्ञ दाराशी दारा आली आणि तिला भगवान शंकरांच्या म्हणण्याची प्रचिती आली बरं का वास अहो तिची तिची आई आणि तिच्या बहिणी यांच्याशिवाय कोणी विचारपूस सुद्धा केली नाही अब कोण करणार हो दक्ष जिथं विरुद्ध होता यांच्या तिथं कोण चौकशीला जाणार आहे तिला वाईट वाटलं थोडंसं परंतु जाऊ दे म्हणाली आता आपण यज्ञकर्म बघायला आलोय तेव्हा यज्ञकर्म बघूया तरी म्हणून ती त्या यज्ञशाळेमध्ये अशी पाहत पाहत हिंडत होती आणि त्यावेळेला तिच्या असं लक्षात आलं की या यज्ञामध्ये भगवान शंकरांचा हवीर्भाग ठेवलेला नाही संतप्त झाली बरं का आणि ती दक्षाला बोलायला लागली ती म्हणती अरे ज्याच्या चरणावरचं निर्माल्य ब्रह्मादिदेव आपल्या मस्तकावर धारण करतात त्या भगवान शंकरांचा काहीही कारण नसताना तू द्वेष करतोस अरे ते पाय सुमंगळ तुझ काय खळशिरो मणीस हातनया हातनया याचा अर्थ ज्यानं टाकलेली आहे असा कोण तू दक्षाला म्हणतीय ते पाय सुमंगळ तुझ काय खळशिरो मणीस हातनया हातन हा तनया म्हणजे मुलगी हा तनया तव मी हे मी तुझी मुलगी आहे ना हा तनया तव मी हे वपू अघ लावू महेश हातन या ती म्हणाली पित्याला सांगते म्हणाली मला तुझ्याशी आता कोणताही संबंध ठेवायचा नाही म्हणाली संबंध ठेवायचा नाही म्हणजे किती मर्यादेपर्यंत ती काय म्हणती हो ठेवय का मी तुझी मुलगी म्हणून मला तुझ्या नावाचा संदर्भ घेऊन दाक्षायणी म्हणून हाक मारतात आणि ज्या शरीराला दाक्षायणी म्हणून हाक मारलं जातं ते शरीर सुद्धा मला ठेवायचं थे नाही असं म्हणून तिनं केलं काय भगवान शंकरांच्या सान्निध्यामध्ये राहून तिला योग प्रक्रियांची माहिती झालेली होती त्या ठिकाणी ती बसली आसन घातलं तिनं आपली चित्तवृत्ती भगवान शंकरांच्या पदकमलाशी लावली आणि योगाग्नीच्या साह्यानं तिनं आपला देह भस्म करून टाकला बस झाळून टाकला आपला देह हे बघितल्यानंतर तिच्या बरोबर आलेले भूतगण जे होते ते दक्षाला मारायला उठले त्यावेळेला त्या, त्या भृगुषीने दक्षिणाग्नेमध्ये हवन केलं आणि त्यातनं ऋभू नावाचे हजारो देव निर्माण केले आणि त्याने या भूतगणांना मारून पिटाळून पळवून लावलं सतीनं देहत्याग केला ही बातमी नारद महर्षींच्याकडनं भगवान शंकरांच्या कानावर गेलेली आहे संतप्त झालेले आहेत महाराज आणि त्याने केलं काय आपल्या मस्तकातली जटा उपटली आणि जमिनीवर हपटली महाराज बस त्याबरोबर त्यातनं अक्षरशः आकाशाला ज्याचं मस्त भेड भेडलेला आहे इतका उंच हजार हात धारण करणारा नरुंडांची माळ गळ्यामध्ये घातलेला वीरभद्र भगवान शंकरांच्या समोर हात जोडून उभा आहे महाराज आज्ञा म्हणाला आणि शंकराने सांगितलं जा म्हणाले त्या दक्षाच्या यज्ञाचा वेधवंस करून टाक त्यानं हजारो भूतगणांचं सैन्य बरोबर घेतलं सामर्थ्य संपन्न होता तो आला आला आला त्यानं तो येऊन अक्षरशः त्या यज्ञ मंडपावर कोसळ यज्ञ मंडप मोडून टाकला यज्ञाची पात्र फोडून टाकली यज्ञकुंडामध्ये मूत्र विसर्जन केलं तो भृगू दाढी हलवून त्यावेळेला हसत होता किंवा ज्या वेळेला तो दक्ष भगवान शंकरानं सभेमध्ये शिवा शिव्या देत होता ना त्यावेळेला दाढी हलवून हसत होता त्याची दाढी उपटली भग डोळ्यानं खुणा करत होता त्याचे डोळे काढले तो पोशात दात दाखवून हसत होता त्यावेळेला त्याचे दात पाडले दक्षाचं मस्तक बुकलून बुकलून बुकलून तोडलं यज्ञकुंडामध्ये घालून जाळलं मोडक्या यज्ञ आग लावली आणि हा वीरभद्र निघून गेला सगळे देवी विचार करता येत अरे यज्ञकर्माचं ये हे पर्यावसान असं व्हावं हे काही योग्य नाही आता काय करावं काय ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणाले की काय नाही आता म्हणाले भगवान शंकरांची क्षमा मागणे हाच उपाय आहे आशुतोष उमापती व्यास त्यांची क्षमा मागितली पाहिजे आधीच ते दक्षात आणि शंकरांचं वैर त्यामध्ये त्यात भर कशाची पडली तर सतीनं देहत्याग केला त्याची भर पडली आहे तेव्हा शंकरांची क्षमा मागणं हा एवढाच उपाय आहे सगळे देव कैलास पर्वतावर गेलेले आहेत भगवान शंकर त्या ठिकाणी वसलेले आहेत ना रद सनातन ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतायत आता शंकर शांत झालेले होते बरं का त्यावेळेला ते कसे दिसत होते म्हणे तर वर्णन असं केलेलं आहे की क्रुद्ध स्वरूप टाकून दिलेल्या यमधर्माप्रमाणे दिसत होते म्हणे भगवान शंकर सगळेच देव गेलेत भगवान शंकरानं नमस्कार केलेला आहे आणि या दक्षयज्ञाचा पुनरुद्धार व्हावा हा दक्षयज्ञ पुन्हा व्हावा अशा तऱ्हेची विनंती केलेली आहे भगवान शंकराने मोकळ्या मनानं आनंदानं अनुमती दिली पण अडचणी आता त्या दक्षाला मस्तक नाही त्या भृगूला दाढी नाही पुषाला दात नाहीत शंकरांनी सगळी व्यवस्था सांगितली म्हणाले असं करा त्या दक्षाच्या धड जे आहेत त्याचं त्याला बोकडाचं मस्तक लावा म्हटले ते भ्रगूच काय फारसं बिघडलेलं नव्हतं दाढीच उपडलेली होती त्याला बोकडाची दाढी लावा म्हटले तो पुसा होता त्याचे दात पडले होते त्याला एक सेट बसवा म्हटले निरनिराळी काहीतरी व्यवस्था सांगितली आणि यज्ञकर्माला अनुमती दिली यज्ञभूमीवर येऊन या दक्षाच्या धडाला बोकडाचं मस्तक जोडलं आपल्याला सांगतो झोपेत न उठल्यासारखा दक्ष उठून उभा राहिले बॅस त्याच्या मनातलं आता किलमिश गेलेलं आहे त्यानं भगवान शंकरांची स्तुती केलेली आहे काय बोलला असेल हो हा आता मानवी वाणी नाही मानवी वाणी नाही आता काय बोलला असेल बघा काय आवाज केला असेल त्यानं आणि <coughs> तेव्हापासून अशी पद्धत पडलेली आहे की भगवान शंकरांच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांचं दर्शन झालं की आपण असं म्हणतो बघा हर हर महादेव शंभो असं म्हणायचं असं करायचं हे काय आहे तर त्या दक्षाने जी स्तुती केली त्याचं प्रतीक आहे ते त्याची आठवण म्हणून असा आवाज करायचा त्यानं स्तुती केलेली आहे भगवान शंकराने अनुमती दिल्यानंतर आता यज्ञक्रमाला प्रारंभ झालेला आहे महाराज आणि भागवतकार वर्णन करतात की हा यज्ञ संपताना साक्षात भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत बास सगळ्या देवताने भगवान विष्णूंची स्तुती केलेली इथं दिलेली ज्यांना वृत्त वृत्तबाहुल्य बघायचं असेल त्यांनी हा प्रसंग काढून बघावा एक एक श्लोकात एक एक दोन दोन श्लोकामध्ये स्तुती केलेली आहे पण दरवेळेला वृत्त बदलत गेलंय बर का उत्पत्तध्वन्य शरण ओरुक्लेश दुर्गेंत कोग्र व्यालान विषय मृगत्रश्यात्मगेहोरुभार द्वंद्वश्वभ्रे खल मृगभयेशो कदा पादौ कसते शरण द कदा यातिकामोपसृष्ट पुढचं वृत्त बदललं तव वरद वरा्रावा शिषेहाखिलाथे हि मुनिशक्तरादरणी यदि रचित धयम मा विद्यलोकोपति न गण तत्पराग्रहेण पुढच्या श्लोकाला पुन्हा वृत्त बदललं इदमप्यच्युत विश्वभावन वपुरानंदकर मनोदृश सुरवि क्षपणुध भुजदंडेपन्नमष्टभी पुढच्या श्लोकाला पुन्हा वृत्त बदललं अयकथ मृष्ट पीयूष नद्या मनोवारण तृषार्तो व गाढो न सस् पुढच्या श्लोकाला पुन्हा बदललं पुरा कल्पा पाये सुकृतमुदरीकृत्य विकृत थोवाद्यस्त सलिल उरगेंद्रधिशयने पुमेषे सिद्ध हृदय विमृता अध्यात्म पदवी सैवाद्याक्ष्णर्य पथिचरसि भृत्या नवसिना पुढच्या श्लोकाला पुन्हा वृत्त बदल अंश अंशस्ते दरीच्या दय एते ब्र्मेंद्राद्या देवगणाद्र पुरोगा क्रिडाभाडं विश्व वेदम यभूमन तस्मै नित्यथ नमस्ते नमस्ते भाग कर अशा तरीचा हा कथा भाग भागवतकरांनी इथे सांगितलेला आहे यानंतर भागवतकरांनी आता आपण बघितलं आकुती देवहुती प्रसुती यांच्यापैकी देवहुती आणि आता प्रसूती यांच्यातला कथावाग सांगून यांच्या संदर्भातला कथाभाग सांगून झालेला आहे <coughs> आता भागवतकरांनी दोन मुलं होती म्हणून सांगितलं प्रियव्रत आणि उत्तानपाद तर उत्तानपाद राजाच्या संदर्भातला कथाभाग सांगायचा सा म्हणून भागवतकरांनी या ठिकाणी भगवतभक्त ध्रुव वालकाचं चरित्र सांगितलं आहे अवनीपती उत्तानपाद सुत ध्रुवनामाख्यात जनी भाव बळी आकळीला जेणे नारायण बालपणी वा कृतकृत्यजनी पावन तच्चरित श्रवणी उत्तानपाद नावाचा राजा त्याला दोन स्त्रिया होत्या एक आवडती होती एक नावडती होती आवडतीचं नाव होतं सुरुचि नावडतीचं नाव होतो सुनीती तुकाराम महाराज म्हणाले एका पुरुषा दोघी नारी पापवसे त्याच्या घरी वस्तुस्थिती आहे लक्षात घ्या एका पुरुषात दोघी नारी पापवसे त्याच्या घरी यस्मिन राष्ट्रे कुटुंबेवा प्रबलो मत्सरो गृहे आणि शांतिवासा हा कथन तंत्र आणि अशांतस्य कुत सुखम तोच प्रकार होता ती जी नावडती होती सुनीती तिला कुठेतरी त्याला गावाबाहेर वाडा बांधून दिला असेल किती नाही म्हटलं तरी राणी आहे वाडा बांधून दिला असेल तिथं ती राहत होती तिचा मुलगा ध्रुव ते आपल्या मुलाला घेऊन ती गावाबाहेर राहतीय या सुरुची ला घेऊन हा राजवाड्यामध्ये राजा राहतोय हा ध्रुव बालक पाच वर्षाचा पोर आहे महाराज मुलांच्या मध्ये खेळतोय रोज काहीतरी खेळताना पोरं म्हणायची की काल आमच्या बाबाने आम्हाला कॅडबेरी आणली ती उद्या आम्ही वॉटर पार्कला जाणार आहे काल डिस्नेलँडला गेलो काहीतरी पोर रोज सांगणारच की हो हा मनाशी विचार करतोय अरे सगळ्या मुलांच्या बाबतीत त्यांचे त्यांचे आई बाबा काहीतरी काहीतरी करतात आपले बाबा आपल्याबद्दल काही कस काय करत नाहीत आपले बाबा कोण त्याच्या मनामध्ये आल्यावर का आणि तो आईकडे येतोय आणि आईला म्हणतो धावून जननीला बाळतो दिन वदन वदला धावुनी जननीला बाळ तो दिन वदन बदला तातकवण मम थांग कुथे तो बोवडा येतो सांग नाही थांग थांग कुथे तो झलकली मजला बाळ तो दिन वदन बदला खेल अगं माझे मला रोज विचारतात अरे तुझे बाबा कुठे आहेत त्यांचं नाव का काय काय मी उत्तर देणार म्हणाला खेल मज लोज विचारली काय थांगुत्याला बाळ तो दीन वदन वदला आजवली कधी तात कलेवल हा ध्लुव नच बसला बाळ तो दिन वदन बदला धावून जननीला बाळ तो दिन वदन बदला अग आई माझे बाबा कोण घे काय उत्तर द्यावं पेचात पडली महाराज लक्षात घ्या आपण नावडती आहोत आपल्याला गावाबाहेर राहायला जागा दिलेली आहे राजानं काय सांगावं तिला पेच पडला परंतु मनाशी विचार करते आहे की ही गोष्ट लपवून किती दिवस लपणार आहे आज ना उद्या हे पोरग मोठं होणार त्याला ही सगळी वस्तुस्थिती कळणार लपून तरी काय उपयोग आहे म्हणून तिनं मन घट्ट आणि सांगून टाकलं काय अरे बाबा म्हणा या नगरीचा जो राजा आहे ना हा तुझा पिता आहे बरं का ध्रुव बालक गप बसलाय तिला वाटलं हा विषय संपला संपला नव्हता महाराज आई कामात लागली कुठेतरी हे बघितलं ना आणि त्याला असं वाटलं की या नगरीचा राजा जर आपला पिता आहे तर आपण आपल्या पित्याकडे का जाऊ नये आणि म्हणून तो तिथनं निघाला थेट राजवाड्यावर आला आहे बरं का लक्षात घ्या पहरेकडे काही अडवलं नाही बरं का अह किती म्हटलं तरी तो राजकुमार आहे लक्षात घ्या आला राजा सिंहासनावर बसलेला आहे तेव्हा त्याच्या मांडीवर बसावं सिंहासनावर म्हणून त्या सिंहासनावर चढायचा प्रयत्न करायला लागला हा ध्रुव बालक इतक्या त्याची ती सावत्र आई आली आणि तिनं असं दंडाला धरलं त्याच्या आणि खसक नाही हिसकून बाजूला काढला <coughs> ती म्हणती अरे वत्सा जरी राजपदी वत्सा जरी राजपदी बैसाया तू हरित भज राजपदी बैसायाचितो इच्छितो सी तू हरित भज मत्सुत हो सफल प्रभु से भजन की मनोरथा करीते अरे तू राजकुमार मान्य परंतु केवळ राजकुमार असणं एवढाच अधिकार या सिंहासनावर बसायला पुरेसा नाही तुला जर या राजसिंहासनावर बसायचं असेल तर तू काय कर ठे का श्रीहरीची आराधना कर म्हणजे काय श्रीहरीची आराधना केल्यावर मग इथं बसायला मिळेल का छे छे ती काय म्हणती बघा काय अहंकार आहे ती म्हणते की श्रीहरीची आराधना कर आणि त्यानंतर माझ्या उदरी जन्म घे तर तुला या राजसिंहासनावर बसता येईल याचा अर्थ काय ठेवय का तुला इह जन्मनी या राजसिंहासनावर बसता येणार नाही हिसकून बाजूला काढलाय महाराज त्याला त्याला वाटेल तसं बोललीय सुरुचीच्या त्या वागबाणाने विद्ध झालेला हा ध्रुवलक मुसमुस मुसमुस करत रडत कंठ दाटून आलेला आहे महाराज असा आपल्या मातेकडे आलेला आहे हे पोरग रडतंय डोळ्यातनं असत धस्त झालं तिच्या छातीमध्ये अरे बाळ काय झालं ती विचारती आहे हा सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्या तोंडातनं शब्द फुटत नाही आहे महाराज हुनके येत आहेत असे एकावर एक एकावर एक, एक हुनके येत अडखळत अडखळत सांगायचा प्रयत्न करतोय आणि असं त्यानं करत करत सगळा घडलेला इतिहास सांगितला वार्ता परिसुनी तेही रडली तिच्या डोळ्यातनं पाणी आलं बर का वार्ता परीसुनी तेही रडली बहु कापली जसी कदली पदली नासी पदप्रद पदली ना पदप्रद हरीच म्हणे बा खरेच ती वदली खरेच ती वदली म्हणजे कोण ती तुझी जी सापत्न माता आहे ना सावत राई ती तर खरंच सांगितलं म्हणाली योग्य सांगितलं काय तुला जर काही मागायचं असेल तुला जर काही मिळवायचं असेल तर श्रीहरीची आराधना करणं एवढा एकच मार्ग आहे म्हणाली बस अरे आपण मागून मागून कुणाजवळ मागणार दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण हे जाणून आम्ही जन कवणाप्रती मागावे <coughs> अरे तू सागर करुणेचा तू सागर करुणेचा देवा तुझाची दुःख सांगावे तुझ वाचून इतराते मुख पसरून काय मागावे कार महाराज मनाली भगवंता अरे मगाई चेल तो आजाजव मगनाते तुज मगो मगण मगो जीवभाव तुज संगो जीव भाव तुज संगो आगो तरी लगो तुम्हारा पाई दाता सुनीतीनं सांगितलं त्या ध्रुवाला अरे तुला जर काही मागायचं असेल काही मिळवायचं असेल तर श्रीहरीची आराधना करणं एवढा एकच योग्य मार्ग आहे बस ते पूर्ग रडायचं थांबलं शांत झालं तिला वाटलं की हा विषय आता संपला पण हा विषय संपला नव्हता लक्षात घ्या रात्रीच्या वेळेला आपल्या ध्रुव बाळकाला कुशीमध्ये घेऊन ती झोपलेली आहे तिचा डोळा लागलाय हे बघितलं त्यानं या ध्रुवाचा डोळ्याला डोळा दोड़ा नाही या बरं का लक्षात घ्या तळबळतोय मनातनं तिचा डोळा लागलेलाय हे बघितलं अंथरुणातन उठला दाराची कडी काढली आणि हा ध्रुव माझ्या घरातनं बाहेर पडला महाराज निघाला निघाला निघाला निघाला वन उपवन डोंगर दर्या नगर उपनगर ओलांडत ओलांडत पुढे निघालाय महाराज निघाला नारद महर्षीने त्याचा भगवत प्राप्तीचा दृढतम निश्चय जाणला मनात आणि त्याला उपदेश करण्यासाठी आलेले आहेत बरं का। काय आहे की फळ पिकलच नाही की पोपटाला आमंत्रण द्यावं लागत नाही समजा तुमच्या घरामध्ये कलमी आंब्याची दोन झाडं आहेत माग पर्सामध्ये त्याला आंबे लागले आहेत पाडा लागलेले आहेत पिकलेले आहेत तुम्ही पोपटाला काय पत्र पाठवून बोलवता का हो आमच्या पर्सातले जे आंब्याचे आंब्याची झाडं आहेत त्याला आंबे लागलेले आहेत तेव्हा आणि पिकलेली आहेत तेव्हा सहकुटुंब सहपरिवार येऊन फडशापाडावा नाही नाही आपण होतो पोपट तसच आहे महाराज परमार्थामध्ये एक विशिष्ट पातळी जर त्या साधकानं गाठली असेल तर त्याचे सद्गुरू त्याला शोधात येतात बरं का लक्षात घ्या साधकाला म्हणजे शिष्याला गुरूंच्याकडे जायची आवश्यकता नाही त्यानं आपली पातळी वाढवत न्यावी सद्गुरू शोधत येतात परीक्षित राजाच्या मनामध्ये वैराग्याची एक विशिष्ट पातळी गाठली गेलेली आहे हे बघितल्यानंतर शुकाचार्य त्याला उपदेश करण्यासाठी आपण आलेले आहेत लक्षात घ्या परीक्षित राजा शुकाचार्य यांच्याकडे गेलेले आपल्याला नवीन अगदी अलीकडचं उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल रामकृष्ण परमहांसाना त्यांचे सद्गुरू तोतापुरी महाराज हुडकत आले ते दक्षिणेश्वरी अरे माझा शिष्येवर कुठाय म्हणून रामकृष्णांना त्यांच्याकडे जायची कारण पडलं नाही महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आई सी कर्म साम्य दशा हो येत वीरेशा श्री गुरु आप त्याप्रमाणे या ध्रो बालकाचा भगवत प्राप्तीचा दृढतम निश्चय नारद महर्षीने जाणला आणि उपदेश करण्यासाठी आलेले त्याला चौकशी केली अरे बाळ तू कोण कुठला काय चौकशी केली त्याचं मन बघण्यासाठी त्याला परावृत्त करायचा प्रयत्न केला अरे काय काय घडलं बाळ तू कुठे निघालास मी तपश्चर्या करायला निघालोय भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून अरे काय एवढी तपश्चर्या पाच वर्षाचं होय तुझं हा घडलेला प्रसंग सांगितला नारद महर्षी मनामध्ये आश्चर्यचिकित झाले ते म्हणतात अरे हे पाच वर्षाचं पोर काय त्याला मान काय अपमान काय अहो ते ज क्षत्रियाणा मान भंगृषता आश्चर्य वाटलं त्यानं त्याने त्याची ते समजूत घालून त्याला परत पाठवायचा प्रयत्न केला अरे बाळ आई बोलली म्हणून काय असं रागवायचं असतं का, का? जा बघ तू शाणा की नाही जा घरी जा बघो घरी जा बघ म्हणून सांगितलं नारद महर्षीने तर त्या पोरांना हात जोडले वर का आणि तो काय म्हणतो ठेव काय का मुवर या आपण जर मला माझ्या कामामध्ये काही मदत करणार असाल तर ती मदत मी अवश्य घेईन म्हणतो पण तुम्ही मला जर असलं काही वेगळं वेळ वाकणं सांगणार असाल तर माझा मार्ग मला रिकामा आहे म्हणाला बस त्याचा इतका दृढतम निश्चय बघितला आणि मग नारद महर्षी म्हणाले बरोबर आहे म्हणाले अरे धर्मार्थ काम मोक्ष अख्यम यच्छे शिरे एकमेव हरे स्त्रकारण पादसेवनम जर तुला धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी काही जर प्राप्त करायचं असेल तर श्रीहरीची भक्ती करणं हा एवढा एकच मार्ग आहे म्हणाले जा यमुनेच्या तीरावरल्या मधुवनामध्ये जा आणि म्हणाले मी सांगतो तशी उपासना कर तिथं जा आणि भगवंताच्या उत्तम स्वरूपाचं अद्वितीय लावण्य असलेल्या स्वरूपाचं ध्यान कर असं म्हणून त्याला भगवंताचं ध्यान सांगितलं प्रसादाभिमुखं शश्वत् प्रसन्न वदने क्षण सुनासं सुभ्रवं चारुकपोलम सुरसुंदरम तरुण रमणींगा अरुणष्टे क्षणाधर प्रणताश्रयणं नृं शरण्यंकृारणवम श्रीवत्साकश्यामं पुरषमालिनं शंख चक्रगदायभिव्यक्त चतुर्भुजं किरीटिनं कुंडलिनं केयुरवलयावित कौस्तभणव पीतकौशेय वासम कालापर्यस्तं लसत्काच आपण ध्यान बघितले लक्षात घ्या असं सगळं ध्यान त्याच्यासमोर के उभं केलं महाराज या स्वरूपाचं ध्यान कर म्हणून सांगितलं आणि त्याच्या जोडीला मी सांगतो त्या मंत्राचा सा जप कर म्हणून मं, मंत्र दिला कोणता ओम नमो भगवते वासुदेवय ओम नमो भगवते वासुदेवय मंत्राचा उपदेश केलेला त्याला ओम नमो भगवते वासुदेवय हा श्रीमद मंत्र आहे बर का लक्षात घ्या आणि म्हणून मोरोपंतांनी मंत्र भागवताची रचना केली मंत्र भागवताची रचना म्हणजे काय सांगतो बरं का तुम्हाला सगळं श्रीमद भागवत थोडक्यामध्ये आर्यावृत्तामध्ये त्यांनी आणलेलं आहे आणि रचना कशी आहे प्रत्येक आर्येचं सुरुवातीचं अक्षर जर घेतलं प्रत्येक आर्येचं सुरवातीचं अक्षर जर घेतलं तर न मो व ते वा सुदे वा य अशी माळ तयार होती महाराज लक्षात घ्या सगळं भागवत असं केलेलं आहे त्याला उपदेश केलेला आहे मंत्र दिला आणि जा म्हणाले इकडं प्रकार असा झाला की हा ध्रुव बालक घरात बाहेर पडला आणि थोड्या वेळानं त्याची आई जागी झाली बरं का जागी झाली अंथरुणात पोर नाही होळकान लागली इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ तिकडं करी दीप घेऊन सुनीती धुंडाळी सदनारढळता बालक शिणली पोरग सापडलं नाही हो घरामध्ये नाढळता बालक शिणली ती निराश अंतरी झाली माऊली आक्रोशे टाहो फोडी सुतवीरहेडी म्हणवुनी झडकरी राजमंदिरी जाय बावरी नयन जलधार नयन जलधार वृत्तांत कथीती सारा नृपवरा ती राणी राजाकडे गेली आणि काय म्हणते ठोक आहे का, का? महाराज म्हणाली अहो आजपर्यंत ज्या पोराकडे बघून मी तुमच्या नावडतेपणाचं दुःख गिळून टाकलेलं होतं ते पोरदास घडत नाही तिथे हे शब्द ऐकले मात्र राजाला आदल्या दिवशी घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभारला आणि राजा त्यावेळेला गप असला ता आणि हो। त्यामुळं त्यानं स्वतःच्या स्त्रैणपणाला बोल लावून घ्यायला सुरुवात केली लगेच राजसेवक पाठवले ध्रुव वाळकाला हुडकायची सगळी व्यवस्था केली तिकडं हुडक तिकडं होोक करत हा राजा बसलेला आहे नारद महर्षी राजाकडे आलेले आहेत आणि उत्तानपाद राजाला सांगतात राजा म्हणाले काहीही काळजी करू नकोस म्हणाले अरे मोठमोठ्या लोकपालांना सुद्धा जी गोष्ट करणं अशक्य आहे अशी गोष्ट करून तुझा मुलगा लवकरच परत येईल म्हणाले काहीही काळजी करू नकोस हा ध्रुव नारद महर्षींच्या उपदेशाप्रमाणे मधुवनामध्ये गेलेला तिथं जाऊन त्यानं तपश्चर्याला प्रारंभ केला भागवतकाराने त्याच्या तपश्चर्याचं वर्णन केलेलं आहे महाराज तिरात्रते तिरात्रते कपिथ बदराशन पहिला महिना त्यानं कशी तपश्चर्या केली ठोक आहे का दर तीन दिवसानी एकदा झाडाची पडलेली काही फळं असतील कवठ असतील बोरं असतील पेरू असतील तेवढे खायचे दर तीन दिवसांनी एकदा असा एक, एक महिना दुसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं तर दर सहा दिवसांनी झाडाची कोळी कोळी पानं शेंडे खुडून खायचे असा दुसरा महिना तिसऱ्या महिन्यामध्ये दर नऊ दिवसांनी एकदा जलप्राशन करायचं पाणी पियायचं अशा रीतीनं तिसरा महिना पुढच्या महिन्यामध्ये दर बारा दिवसांनी एकदा वायुभक्षण करायचं वायुभक्षण याचा अर्थ श्वास घेणे बारा दिवसांनी एकदा न भूतो न भविष्य दि अशी उपासना चालली आहे महाराज आणि त्याडच्या पुढच्या महिन्यामध्ये श्वास निरोधन करून श्वास बंद करून आराधना सुरू केली महाराज इंद्रादी लोकपालांचे जीव घुसमटले लक्षात घ्या सगळ्या देवानी भगवंताला शरणागती के केली आहे आणि भगवंतानी याला दर्शन द्यायचं ठरवलंय महाराज हा ध्रुव हो बालक ध्यान करत बसलेला आहे भागवतकार म्हणतात सवैधिया योग विपाक तीव्र हृत्पूे स्फुरितन तडि प्रभम तिरोतम सहसैवोपलक्ष बहि स्थितन तदवस्थंद दर्श हा ध्रो बालक ध्यान करत होता त्याच्या हृदयामध्ये भगवंताची मूर्ती प्रगट झालेली होती भगवंतानी त्याला दर्शन द्यायचं ठरवल्यानंतर झालं काय ठोक्या का भगवान समोर येऊन उभे राहिले परंतु यानं डोळे मिटलेले त्यामुळे भगवंतानी केलं काय त्याच्या हृदयामध्ये प्रगट झालेली ती जी भगवंताची मूर्ती आहे ती आंतर्धान पावली अंतर्धान पावल्याबरोबर तो अस्वस्थ झालाय बरं का हृदयामध्ये दर्शन होत नाही आहे बघितल्यानंतर अस्वस्थ झाला आणि त्यानं अस्वस्थपणानं डोळे उघडून समोर बघितलं तर आपल्या हृदयामध्ये जी मूर्ती आहे तीच मूर्ती साक्षात समोर उभी आहे बघितली महाराज आनंद झाला त्याला वास भगवंताच्या पायावर त्यानं साष्टांग दंडवत घातलेला आहे उठून उभा राहिलेला आहे त्याच्या मनात आलं की या भगवंताची स्तुती करावी परंतु शब्द फुटे महाराज शब्द फुटे भगवंतानी त्याची ती अवस्था ओळखली आणि आपला ज्ञानदान करणारा शंख जो होतो ते तो त्याच्या गालाला लावला मात्र आणि हे पोरग बोलायला लागलं कि हो आणि काय बोलायला लागलं सांगू का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अहो वेदाला सुद्धा जे बोलायला येत नाही ते हे पाच वर्षाचं पोर बोलायला लागलं महाराज घ्या वेदाची आई मती ठेले ते लागला बोलू यो अंत प्रविश्य मम वाच मिसुप्त संजीवय शक्तीधरस्वधाम्यातचरणश्रवणत्गाद प्राणामो भगवते पुरुषाय तुभ्या हा ध्रुव बालक भगवंताला काय म्हणतो ठोक का भगवंता या अंतःप्रविश जो तू माझ्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून माझ्या सुप्ताशा वाणीला सजीव करतोस चेतना देतोस आपल्या तेजानं धामना आपल्या <coughs> तेजानं माझ्या वाणीला तू सजीव करतोस चेतना देतोस प्रेरणा देतोस नुसतं वाणीलाच सजीव करतोस असं नव्हे तर हात पाय कान नाग डोळे त्वचा मनबुद्ध्यादी सारी ज्ञान कर्मेंद्रिय जे आहेत ती तुझ्याच चैतन्यानं कार्यकारी होतात इतकंच नव्हे तर आत असलेले प्राण सुद्धा जे आहेत ते तुझ्या चैतन्यानं कार्यकारी झालेले अशा तुला माझा नमस्कार असो योंत प्रविश्य मच मिसुप्त संजीवय शक्तीधरस्वधा अन्या हस्तचरण श्रवणत्गादीन प्राणा नमो भगवते पुरुशाय पुरुषाय तुभ्य थोराना जे कळत नाही ते त्या पोराला कळलं बरं का लक्षात घ्या आम्हाला काय कुठ काय कळतय हो चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलवी हरी हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण म्हणून तुकाराम महाराज म्हणाले अरे तयाचे भजन चुको नका देखवी ऐकवी एक अरे त्याच्या सत्तेनं हे शरीर चाललेलं आहे वृक्षाचे ही पान आले ज्याची सत्ता त्याच्या सत्तेनं हे चाललेलं आहे हे आम्हाला कळत नाही हो आम्हाला वाटत चाले हे शरीर डाक्टराच्या डाक्टर सत्ते डाक्टराच्या सत्य जर चाललं असतं तर डाक्टर का मेले असते सांगा बघू आम्हाला वाटतं चाले हे शरीर पैशाची असत्ये असं जर असतं तर धनवान लोकांना रोग झालेच नसते महाराज तसा प्रकार नाही चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवी हरी हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका तुकाराम महाराज सांगतात त्यानं भगवंताची स्तुती केलेली आहे आणि भगवंताजवळ मागणं मागितलं बरं काय मागणं मागितलं असेल हो काय मागितलं असेल तो कशासाठी वनामध्ये आलेला होता राज्य पाहिजे म्हणूनच आला त्या ना ज्ञानेश्वर महाराजांनी स्वच्छ शब्दामध्ये लिहिलंय बरं का लक्षात घ्या तो वना आला या चिला गी बैसावे पितयाचे उत्संगी त्याला दुसरं तिसरं काहीही नको होतं त्याला वारसा हक्कानं मिळणारा राज्याचा भाग पाहिजे होता दुसरं तिसरं काहीही नको होतं आणि मी आपल्याला सांगतो खरं म्हणजे तेवढ्या गोष्टीसाठी त्यानं एवढा तपश्चरेचा घाट घालायचं काहीही कारण नव्हतं मी नेहमी गमतीनं सांगतो की त्यानं जर एक हायकोर्टात रिट दाखल केला असताना तरी त्याचं काम बघायला असतं लक्षात घ्या नाही महाराज परंतु त्यानं भगवंताची आराधना केली काय आहे आपल्याला सांगतो मनामध्ये असलेली कामना कोणतीही असावी ती, ती भगवंताला अर्पण करावी ती जर योग्य असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण ती जर अयोग्य असेल तर तिचं उन्नतीकरण करायचं काम परमात्मा करतो बरं का लक्षात घ्या पुन्हा सांगतो मनातली कोणतीही भावना असावी कोणतीही कामना असावी ती भगवंताला अर्पण करावी योग्य असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण जर ती अयोग्य असेल तर त्या अयोग्य कामनेचं उन्नतीकरण करायचं सब्लिबेशन करायचं काम हा परमात्मा करतो तो राज्य प्राप्तीच्या इच्छेनं तपश्चर्याला आलेला होता परंतु आता मागताना त्यांना राज्य नाही मागितलं बरं का भगवंता ने मन बदलून टाक लक्षा तो काय का, का? भगवंता भक्ति प्रवहता दनता ममलाशयानाज सोलबण मरुव्यसन भवादि ने भवदुणकृतपानता तो भगवंता तुझा विषयी का प्रेमभाव ज्यांच्या हृदयामध्ये ठासून भरलेला आहे ना अशा सत्पुरुषांची संगत मला दे म्हणतो तो आता तो राज्य मागत नाही लक्षात घ्या तो म्हणतो तुझ्याविषयीचा प्रेम भाऊजांच्या हृदयामध्ये ठासून भरलेला आहे अशा सत्पुरुषांची संगत तू मला दे त्यांच्या संगतीमध्ये मी तुझ्या गुणामृताच लीलामृताच कथामृताच यथेच म्हणतो अकंठ पान करीन आणि या दुःख बहुल संसारात लिला आता पर पार होऊन जाईन म्हणतो बस त्यानं जरी असं मागितलं तरी भगवान म्हणतात मला ठोक काय म्हणाले तू इकडे का आलाच असते वेदित तू काल आता सांगतात म्हणाले यानंतर तू आता इथं या भूतलावर छत्तीस हजार वर्षापर्यंत राज्य करशील भगवान अंतर्धान पावलेले आहेत ध्रुव बालक नगराकडे परत यायला लागलेला आहे तो परत येतोय ये ही बातमी राजाला कळली त्यावेळेला राजा त्याला सामोरा गेलेला आहे आणि मोठ्या प्रेमानं आदरानं हत्तीवर बसून त्याला परत आणलेला आहे ध्रुव बालक हा थोडा मोठा झाल्यानंतर त्याला राज्याभिषेक केलेला आहे भागवत भाग सांगतात म्हणाले हा जो ध्रुव होता त्याचा सावत्र भाऊ हो, म्हणजे त्या सुरुचीचा मुलगा त्याचं नाव उत्तम तो एकदा मृगयासाठी शिकारीसाठी असा बाहेर गेलेला असताना एका यक्षानं त्याचा वध केला यक्षानं वध केला त्याचा हे बघितल्यानंतर तो ध्रुव संतापलाय आणि त्यानं नारायणास्त्राच्या योगानं यक्षांचा फडशा पाडायला सुरुवात केली त्यावेळेला स्वयंभू म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याने ध्रुवाला हे युद्धकर्म अरे म्हणाले भगवतभक्तांचं हे काम नाही हा भगवतभक्त कसे असतात अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करण एवचे आणि तुम्ही काय आरामलेस म्हणाले बंद कर म्हणाले त्यांच्या शब्दाला मान देऊन ध्रुवानं युद्धकर्म थांबवलं याचा कुबेराला आनंद झाला बरं का लक्षात घ्या आणि कुबेरानं प्रसन्न होऊन काय पाहिजे ते माग म्हणून सांगितलं तो म्हणतो बाकी काही नको भगवंताच सकल विघ्नार त्या भगवंताचं सदा मला स्मरण असावं एवढंच त्यानं मागितलं बास भागवतकार सांगता छत्तीस हजार वर्ष राज्य केले आणि त्यानंतर विष्णुदूत ह्या ध्रुवाला ध्रुवपदाला धुर्वा नेण्यासाठी म्हणून आलेत विमान घेऊन त्याला आदरपूर्वक विमानात बसायची विनंती केली त्यावेळेला तो ध्रुव त्या विमानात बसायला निघालेला असताना म्हणे साक्षात मृत्यू समोर येऊन उभारला भागवतकारांनी असं वर्णन केलंय या ध्रुवानं त्या मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन विमानामध्ये आवरण केलं टीकाकारांनी याचा अर्थ असा सांगितला की म्हणाले की ध्रुवाला मृत्यून असं सांगितलं की तू ध्रुवपदाला जा नाही असं नाही पण तुझं हे शरीर इथंच टाकून जा, जा परंतु तेही त्यानं मान्य केलं नाही त्यानं मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन सदैव तो ध्रुवपदाला गेला अशा तऱ्हेचं वर्णन ते केलेलं आहे यानंतर याचा वंश सांगितलेला आहे यामध्ये अंगराजा झाला याचा मुलगा वेन तो अत्यंत दुराचरणी होता अत्यंत दुराचरणी होता इतका दुराचरणीय होता की त्याचा जो बाप अंग ह्याच्या दुराचरणाला कंटाळून राज्य सोडून निघून गेला अराजकम आजेल म्हणून ऋषी मुनी या वेनाला राज्यावर बसवलं पण काय त्यानं राज्यावर आल्यावर दौंडीच पिटली म्हणाला काय न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यमजा हक्क कुणी यज्ञ हा करायचं नाही दानधर्म करायचं नाही जर कुणाला काही करायचं असेल तर मला काय असेल ते सगळं आणून द्या म्हणाला बस ऋषी त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला परंतु तो काय ऐकायला तयार नाही तो काय म्हणतो ठोकाय का त्यानं अरे म्हणाला तुमची साक्षात उपजीविका चालवणारा मी असताना एखाद्या जारीडीप्रमाणे कोणाचं भजन करता हा काय प्रकार आहे म्हणाला ऋषीने बघितलं हा काय सांगून ऐकायच्या मूडमध्ये नाही आहे काय केलं नुसत्या हुंकाराने मारला म्हणे त्याला बस पुन्हा आराजक राजा नाही मग काय केलं तर त्याच्या मांडीचं मंथन केलं त्यावेळेला त्यातनं म्हणे एक बुटका कृष्णवर्णाचा काळा नाकबस्क असलेला गालाचे हडववर आलेला असा एक पुरुष त्यातनं निर्माण झाला आणि त्यानं त्या ऋषीनं विचारलं मी काय करू मी काय ते ऋषी म्हणता आता मी काय करू म्हणणार रा, राज्य काय करणार हो त्याला निषिध म्हणाले बस बस म्हणून तो निषिध निषिध त्याला म्हटलं बस म्हणून सांगितलं आणि त्याच्यापासून जी प्रजा झाली ती निषाद प्रजा म्हणतात नाहीषाद अशा तऱ्हेची प्रजा झाली आता काय करायचं मग त्या वेणाच्या बाहूंचं मंथन केलं काय क्लोनिंगचा प्रकार आहे काय मला काय सांगता येणार नाही म्हणजे त्यावेळेला काय शास्त्र कोणत्या प्रग प्रगत झालेली होती काय सांगता येत नाही बाहूंचं मंथन केलं आणि त्यातनं एक जोडप बाहेर पडलं पुरुष जो होता तो पृथू राजा आणि त्याची स्त्री आरची हा पृथू जो आहे त्याच्या हातावर सगळी राजाची चक्रवर्ती राजाची चिन्ह आहेत आणि हा विष्णूचा अंश आहे बघून ऋषीवर्याने त्याला राज्याभिषेक केलेला आहे हा पृथू ज्या वेळेला राज्यावर आरूढ झाला त्यावेळेला सगळी प्रजा अन्नहीन झालेली होती त्या प्रजेनं पृथूला विनंती केली की के आम्हाला अन्न पाणी पुरव म्हणून तो मनाशी विचार करतोय अरे ही पृथ्वी अन्न का देत नाहीये बघू म्हणून त्यानं शासन तो पृथ्वी पृथ्वीला शासन करायला तयार झालेला आहे गोरुपधारिणी पुढे पृथ्वी पळतीय आणि हा पृथ्वीला शासन करण्यासाठी मागं निघालेला आहे दमली ती आणि माघारी वळून म्हणती अरे राजा म्हणाली तू माझ्यावर निष्कारण का रागावलायस हा मग म्हणाला तू यज्ञात हवीर भाग तेवढा घेतीलस आणि प्रजेला काही देत नाहीस हे काय हा काय प्रकार आहे ती म्हणती की अरे बाबा तुझ्या पूर्वी कुणाची कारकीर्द झाली लक्षात आण जरा कुणाची वेणाची कारकिर्द झालेली होती आणि त्यावेळेला म्हणाली जे मी जे जे काही निर्माण करत होते ते दुष्ट लोक सगळे हडप करत होते सामान्य लोकांना काही मिळत नव्हतं म्हणून मी द्यायचंच बंद केलंय म्हणाली हल्ली सगळी ती बीज माझ्या उदरात आहेत फक्त असं की ती आता बराच काळ लोटलेला आहे ती जीर्ण झालेली आहेत तेव्हा तू मला पान्हा फुटेल असं वत्स माझ्यासमोर उभं कर आणि तुला काय पाहिजे ते घे असं तिनं सांगितल्यानंतर भागवतकारांनी वर्णन केलंय या पृथ्वी निरनिराळ्या लोकांना अवत्स म्हणून पुढे केलंय आणि त्या पृथ्वी बहुरत्ना वसुंधरा आहे लक्षात घ्या जे जे पाहिजे ते, ते, ते हा पृथ्वी जो आहे यानं त्यावेळेला सगळी भूमी समतल करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला होता समतल करण्याचा म्हणजे हल्लीच्या भाषेत लँड लेव्हलिंगची कामं घेतली ले ती असा त्याचा अर्थ झाला भागवतकार म्हणतात की पृथ्वीराजाच्या कारकिर्दीपासून राहण्यासाठी नगर ही संकल्पना निर्माण झाली असो असं पृथ्वीचं चरित्र सांगितलेलं आहे हा पृथ्वी जो आहे यानं शंभर यज्ञ करण्याची दीक्षा घेतलेली होती शंभराव्या यज्ञामध्ये इंद्राने विघ्न आणलं तो संतप्त झालेला आहे इंद्राला ठार मारायला तयार झालेला आहे ब्रह्मदेवाने येऊन सांगितलं म्हणाले त्या भानगडीला काय पडू नकोस नव्याण्णव यज्ञानच तुझं अनुष्ठान पूर्ण होईल त्या यज्ञामध्ये साक्षात भगवान प्रकट झालेले होते आणि पृथ्वी राजाला विचारतात म्हणाले तुला काय पाहिजे ते माघ म्हणाले पृथून काय मागितलं परवा आपण ऐकलं महाराज न काम नाथ तदाप्यह क्वचित न युष्म चरणांबुजा सव महत्तमांतर हृदयामुखच्युतो विधत् स्वकर्णा युतमेशवे तो म्हणतो हे भगवंता ज्या ठिकाणी तुझ्या कीर्तिकथा ऐकायला मिळत नाहीत असा मोक्ष मला देऊ नकोस झणी मुक्तीपदेसी पांडुरंग मग या संत संग अंतर मला हा मोक्ष नको म्हणाले मला तुझा कीर्ती कथा ऐकाव्यात यामध्ये आनंद आहे फक्त माझी अडचण अशी आहे की तू मला तुझा कथा ऐकण्यासाठी दोनच कान दिलेले तेवढ्या दोन कानाच्या ऐवजी मला तुझ्या कथा ऐकण्यासाठी दहा कान दे म्हणतो तो व्यास तो, तो मोक्षही मज नको श्रुती सारसा से रस तुझा पदसार तू झे सदुक्त चरितामृतराया नी आयुत कर्ण आयुत दहा तार आयुत कर्ण दीजे वराया गोपाल कृष्ण भगवान की जय याच वंशा नावाचा राजा नावाजाला है त्याची यज्ञयागावर फार आसक्ती आहे हे, हे बघून ती आसक्ती नाहीशी करावी म्हणून नारद माणशी त्याच्याकडे आलेले आणि त्याला म्हणतात राजा म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगतो ऐक म्हणाले म्हणाले एक पुरंजन नावाचा राजा होता त्याचा एक अविज्ञात नावाचा सखा होता मित्र होता दोघं अगदी जीवश्च कंठश्च्य मित्र होते बरं का लक्षात घ्या परंतु एक दिवस काय झालं कुणास ठेवू हा जो पुरंजन होता तो आपल्या त्या मित्राला न विचारता न सांगता आपल्याला राहण्यासाठी नगरी हो शोधायला म्हणून असा बाहेर हिंडायला लागला हिंडता हिंडता हिंडता म्हणे त्याला हिमालयाच्या दक्षिणेला या भारत कर्मभूमी अशी एक नगरी सापडली त्या नगरीमध्ये नगरी तो आला नगरीचं वर्णन केलेलं आहे नगरी फार सुंदर होती म्हणे तिला सभोवतालनं कोठ होते त्या नगरीला नऊ विशी होत्या आत प्रशस्त रुंद रस्ते होते रुंद चौक होते विश्रामग्रह होती निरनिराळे पार्क्स होते मल्टीप्लेक्स ते होते मॉल्स होते सगळ्या सगळी व्यवस्था एखादं प्लॅनड टाउन प्लॅनिंगच्या शास्त्राप्रमाणे प्लॅनड सिटी असावी तसं वर्णन केलेलं आहे तो त्या नगरीतनं हिंडत असताना त्याला एक स्त्री दिसली ती एकटी नव्हती तिच्या बरोबर अकरा लोक होते त्या अकराच्या पैकी एक जो होता तो तो त्या उरलेल्या दहांच्या वरचा मुकादम होता त्या स्त्री बरोबर एक तिचा बॉडीगार्ड होता तो पाच फड्याचा नाग होता हा राजा त्यानं त्या स्त्रीला बघितलं मोहित झाला तिच्याकडे जाऊन चौकशी करायला लागला ग तू कोण कुठली काय तर ती सांगाय तिनं सांगितलं म्हणाली आम्ही कोण कुठल्या आम्हाला काय ठोक नाही म्हणाली सध्या आम्ही इथं आहोत एवढंच आम्हाला ठोक आहे म्हणाली बाकी काय ठेऊक नाही आम्हाला राजा विचारतोय <laughs> <laughs> जाऊ दे म्हणाला आपल्याला काय स्त्रीरत्नम दुष्कुलादपी म्हणे तिनं ह्याला बघितलं तर ती याच्यावर भाळली ती दोघं एकमेकावर भाळले त्या दोघांनी एकमेकाला वरून त्या नगरीमध्ये राहायला सुरुवात केली आपण कथा ऐकताय अक्षरशः कादंबरीसारखी कथा आहे बरं का लक्षात घ्या राहायला लागलेले आहेत त्या नगरीमध्ये राजाचा आणि तिचा संसार सुरू झालेला आहे पुरंजना राजाचा हा पुरंजना राजा काय करायचा रोज तिला आपल्या बरोबर घ्यायचं रथामध्ये बसायचं आणि त्या नगरीला निरनिराळ्या वेशी होत्या ना तर त्या प्रत्येक वेशीतनं रोज एक एक दिवस बाहेर पडायचं आज ह्या वेशीतनं बाहेर जायचं तिकडचा सगळा प्रदेश बघायचा ट्रीप पिकनिक सगळं करायचं परत यायचं उद्या दुसऱ्या वेशीतनं जायचं असं असं करायचं हळूहळू हळू होता होता होता हा राजा त्या स्त्रीच्या इतका आधीनं झाला किती आधीनं झाला सांगू ती बसली की हा बसायचा ती उठली की हा उठायचा ती निजली का हा निजायचा ती खायला बसली की हा खायला बसायचा प्यायला बसली की हा प्यायलाही बसायचा या पद्ध ज्याला स्त्रैन म्हणतात बायल्या म्हणतात असा झाला तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगू का हा <laughs> तुका म्हणे केला रांडेने गाढव बस तो इतका आधीन झालेला होता काय झालं एक दिवस काय झालं कुणास ठोक रोज तिला घेऊन जायचा आज तिला बिन सांगता बिन विचारताच तो शिकारीला गेला बर का राग आला महाराज तिला हा मला न सांगता जातोय म्हणजे काय हा राजा गेला संध्याकाळी शिकारेसनं परत आला तोवर ही क्रोधागरामध्ये जाऊन पडली ती महाराज संतप्त झाली आहे घरी आल्यावर त्यांना दासीनं विचारलं कुठं आहे बायको म्हणाला त्याने सांगितलं ती क्रोधागारात गेली म्हणून जाऊन बघतो तर ती सगळी केस मोकळे सोडून अस्ताव्यस्त पडली ती संतप्त झाली आहे राजा तिची समजूत घालायला लागला आहे ती काय मानायला तयार नाही राजानं तिची मनधरणी करायला सुरुवात केली राजानं तिची समजूत घालण्यात मनधरणी करण्यात जे काही भाषण केलं तेवढं वर्णन करण्यासाठी भागवतकारांनी एक अध्याय खर्च केलाय लक्षात घ्या असा याचा संसार सुरू आहे असा तो चंडवेग नावाचा गंधर्व त्यानं याची नगरी लुटायला सुरुवात केली याला भान नाही महाराज लक्षात घ्या तो चंडवेग नावाचा गंधर्व होता त्याच्या सैन्याच्या दोन पलटणी होत्या बरं का एक स्त्रियांची पलटणं होती एक पुरुषांची पलटणं होती तेव्हापासून स्त्रिया सैन्यामध्ये आहेत बरं का लक्षात घ्या दोन पलटणी अळीपाळीनं या दोन पलटणीने त्याची नगरी लुटायला सुरुवात केली त्याला भान नाही आहे त्याचे बरेच त्याचे दिवस असे निघून गेलेले आहेत वार्धक्य आलं आणि त्याच वेळेला मग त्याच्या नगरीवर निरनिराळ्या लोकांनी हल्ला केला तो भय नावाचा यवनाधिपती आला ती कालकन्या जरा आली त्याच्या अंगा त्याच्या नगरीवर धावून त्याचा भाऊ प्रज्वार आला त्या ती कालकन्या जी होते ना जरा तिनं त्याच्या नगरीची एवढी सुंदर नगरी होती तर त्या सगळ्या नगरीची शोभा विद्रुप करून टाकले महाराज तो भय नावाचा यवनाधिपती त्याचा भाऊ तो प्रज्वार प्रज्वार त्यांना नगरीला आग लावली या सगळ्यांनी मिळून तो चंडवेघ नावाचा गंधर्व या सगळ्यांनी मिळून त्या पुरंजनाला धरला बांधला तो पाच फड्याचा नाग होता त्यानं काहीतरी प्रतिकाराचा प्रयत्न केला नाही असं नाही परंतु शेवटी त्याचं काही चाललं नाही तोही निघून गेला सगळ्यांनी मिळून या पुरंजनाला बांधला त्याला मारला आणि घेऊन गेले महाराज हा पुरंजन राजा मरताना त्या स्त्रीचा ध्यास घेऊन मेला स्त्री स्त्री स्त्री स्त्री करत मेला भागवतकरांनी पुरा ययम वापी स्मरण भाव्यंतर सदा तद्भावभावित हा पुरंजन राजा पुढच्या जन्मी स्त्री जन्माला गेलाय बरं का विदर्भ राजाची कन्या म्हणून जन्माला आला भागवतकरांनी त्याचा संसार त्या वेळचा आता त्याचा म्हणायचं नाही तिचा म्हणूया आपण पुरंजनाची ती आता स्त्री झाली आहे म्हणून त्याला पुरंजनी म्हणूया किंवा विदर्भ राजाची कन्या म्हणून त्याला तिला आता वैदर्भी म्हणूया ही पुरंजनी तिचा संसार वर्णन केलेला आहे तिचं लग्न झालं वगैरे अमूक तमुक सगळं पुढं तिचा नवरा तो मेला आणि मग ती सती जाण्यासाठी म्हणून चिता रचलेली आहे मेलेल्या पतीचं आपलं मस्तक मांडीवर घेतलेला आहे आणि शोक करत बसलेली असताना त्या ठिकाणी एक ब्राह्मण आला आणि त्यानं तिला विचारलं अगं बाई तू कोण का शोक करतीयस तिनं सगळी हकीकत सांगितली असं असं माझा आता पती गेला अमुक तमूक मी सती जाणार वगैरे त्यानं सांगितलं की तू पुरंजनी नाहीस जरा मागच्या जन्माची आठवण होतीये का बघ तुला अरे मागच्या जन्मी तू पुरंजना राजा होतास मी तुझा मित्र होतो अविज्ञात नावाचा सखा तुला आठवत आहे का बघ म्हणाला आणि त्याला ती पूर्वजन्माची स्मृती झाली आणि मग त्यानं शोक टाकला नारद महर्षींनी कथा सांगितली काय सुंदर कथा आहे लक्षात घ्या कथा सांगितली आणि राजाला म्हणतात राजा तुला या कथेवरनं काय कळलं का रे तो राजा म्हणाला काय मला काय कळलं नाही गोष्ट तेवढी ऐकली म्हटलं बाकी काय कळलं नाही हे ऐकल्यानंतर मग नारद महर्षीनी हे सगळं रूपकात्मक कथानक उलगडून दाखवलंय बरं का नारद महर्षीशी म्हणतात की अरे राजा ऐक म्हणाले हा पुरंजन म्हणजे कोण ठेवू काय म्हणाले पुरंजन म्हणजे जीव म्हणाले पुर जनयती पुरंजनयती पुरंजन पुर याचा अर्थ शरीर ह्या जीवाला दोन पायावाल चार पायवालं सहा पायवालं आठ वाय पायवाल दहा शेकडो पायवाल शरीर धारण करण्याचं स्वातंत्र्य आहे बरं का त्याला मनात जर आलं तर तसं शरीर धारण करायला येत आता आपल्याला दोन पायाचं शरीर मिळालंय की नाही समजा आपल्याला वाटलं की चार पायाचं शरीर आपल्याला मिळावं म्हणजे काय गाढववा वाटलं सोपं बरं का हो सोपाय उपाय सांगतो तुम्हाला काय करायचं ठेवक आहे का उभ्या आयुष्यात देवाचं एकदा सुद्धा नाव घ्यायचं नाही बस जमत आहे बघा करून बघाय एकदा ओ झालं काय ठोक का हो तुकाराम महाराज मामीनं काय म्हणाले त्यांच्या मामी, मामी होत्या तुकाराम महाराजांच्या तुकाराम महाराज मामीनं म्हणाले ओ मामी रामराम म्हणा की ओ रामराम म्हणा मी नाही म्हणणार अहो मामी जन्माचं कल्याण होईल रामराम म्हणा मी नाही म्हणणार मी नाही म्हणणार मामी काय राम म्हणायला तयार नाहीत बरं का म्हणजे राम म्हणायला व्यवहारातला वाक्प्रचार वापरायचा नाही इथं म्हणजे रामराम म्हणायला तयार नाहीत असं समजा हा मामी काय रामराम म्हणायला तयार नाहीत तुकाराम महाराज मनाशी विचार करतायत काय करावं म्हणाले हिच्या तोंडातनं ह्या बाईच्या जर रा आणि म एवढी दोन अक्षरं निघाली ना तरी हिचं जन्माचं कल्याण होईल पण आता काय करावं ही तर नाही म्हणतीय मग विचार करायला केला त्यांनी काय करावं आता हिच्या तोंडात एवढी अक्षरं काढायचीच असं त्यांनी ठरवलं बरं का आणि म्हणून त्यांनी मनाशी ठरवलं हिला आता असा प्रश्नच विचारायचा की ज्याचं उत्तर रामी येईल हा असं म्हणून त्यांनी मनाशी ठरवलं आता हिला विचारायचं म्हणाले काय विचारायचं हो मामी म्हणाले हे बघा तुम्ही काय म्हणणार नाही ते सांगा बघू हा आता काय म्हणणार नाही म्हणजे उत्तर काय रा मग असं म्हणणार नाही असं उत्तर देणार असं वाटलं त्यांना तुकाराम महाराज भोळे हो पण मामी किती घट्ट तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांचं जेवली तिथे हो। <laughs> ती ती काय म्हणाली ठेव काय का तू मगासन जे म्हण मन, म्हणून मागा लागलायस ना ते म्हणणार नाही म्हंटली आता <laughs> आणि काय मामीने म्हटलं नाही की हो आता काय करायचं आणि झालं मामी मेल्या उभ्या आयुष्यामध्ये एकदा सुद्धा नाव घेतलं नाही बरं का लक्षात घ्या मामी मेल्या आणि गाढव झाल्या मग गाढव झाल्यानंतर मात्र पूर्वजन्माची स्मृती आली वाईट वाटलं महाराज आपला भातचा सा, आपल्याला सांगत होता राम म्हणून आपण म्हटलं नाही आणि आता हे फळ भोगायची पाळी आली वाईट वाटलं तुकाराम महाराजांच्या घराजवळ गेल्या मामी ह्या जन्मात दुसऱ्या जन्मात बरं का दुसऱ्या जन्मात तिथे गेल्या आणि मग काय एकदा खर्जामध्ये एकदा तारसप्तकामध्ये एकदा खर्जामध्ये एकदा कळलं ना आपल्याला ओरडायला लागल्या हो पण गमत सांगतो त्याही अवस्थेमध्ये तुकाराम महाराजांनी आवाज ओळखला हा म्हंटला आमच्या मामींचा आवाज दिसतोय बरं काय म्हणले आणि मग मामी तिला सांगतायत माझ्या रामा विसरलीस माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढव झालीच म्हणून गाढव झालीच आता काहीची पुरणपोळी मनुष्य जन्मामध्ये निरनिराळी पकवांना मिळतात पुरणपोळी काय रसमलई काय अमु गाढवाला कोण देतं का आता कैची पुरण पोळी मग सदा उकीरडे ढांडोळी सदा उकीरडे ढांडोळी आता कैची बाळी बुगडी दागिने मिळतात का स्त्री जन्मामध्ये बाळी बुगडी अलंकार सगळे मिळत होते गाडवाला कोण देतय आता कैची बाळी बुगडी नाकी लोळी लुडू नाकी लोळी असली गाढवं बघितली तुम्ही नाकी लोळी लुडू नाकी लोळी लुडू आता कैचे लेणे लुगडे स्त्री जन्मामध्ये चांगल्या पैठण्या शालू मिळत होत्या गाडवाला कोण देत का हो हा? आता कैचे लेणे लुगडे सदा टिंब टिंब उघडे <laughs> तेव्हा ज्याला प्रयोग करून बघायचा त्याने करून बघायला हरकत नाही पण या भानगडीत पडू नका <laughs> लक्षात घ्या <laughs> जीवाला हे स्वातंत्र्य आहे कोणताही देह धारण करायचं पुरंजन येते इति पुरंजनाहा पुरंजना हा, पुरंजना हा। म्हणजे जीव त्याचा मित्र होता कोणता अविज्ञात नावाचा सखा तो शिव बर का दोघं जीवश्च कंठाचे मित्र आहेत बरं का पण एक दिवस काय झालं कोणास ठाऊक हा पुरंजन जो जीव आहे तो त्याला न सांगताच नगरी शोधायला हिंडायला लागला काय झालं सांगता येत नाही असं कसं काय केला एवढा जीवश्य कंठस् मित्र त्याला सोडून मी आपल्याला सांगतो शास्त्र सुद्धा जीवदशेची उत्पत्ती कशी झाली काय सांगत नाही बरं का कशी झाली सहज मी आंधळा आ सह फिरत आल जीवदशेची उत्पत्ती कशी झाली सांगत नाही महाराज हा जीव आणि शिव हा जो जीव आहे हा आपल्याला नगरी शोधत शोधत आला निघाला भारत वर्षाच्या दक्षिणेला हिमालयाच्या दक्षिणेला भारत त्याला एक कर्मभूमी नगरी प्राप्त झाली कर्मभूमी नगरी म्हणजे नरतनुवर का नरदेह प्राप्त का कर्माचं स्वातंत्र्य दे या देहातच आहे लक्षात घ्या म्हणून त्याला कर्मभूमी म्हटलेला आहे कर्मभूमी अशी नगरी प्राप्त झाली या नगरीमध्ये तो हिंडत असताना त्याला एक स्त्री दिसली ही स्त्री कोण ठेवत का बुद्धी त्या नगरीचं वर्णन केलेलं आहे नगरीला स्वभावतालन कोठ होते त्या नगरीला नऊ वेशी होत्या या नगरीला नऊ वेशी आहेत नवद्वारे पुरे दे ही नैव कुर घऊ वेशी आहेत नऊ वेशी होत्या ती बुद्धी त्याला स्त्री गाठ पडली तिच्याबरोबर अकरा लोक होते त्यातला एक मुकादम होता आणि उरलेले दहा सेवक होते तो मुकादम कोण ठाऊक का मन आणि उरलेले सेवक दहा म्हणजे पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय पाचन प्ला पाच दहा मन हा मुकादम मुकादमान सांगायचं आणि या सेवकाने काम करायची बरोबरच आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी आणि मग ते वाचे दिठी कराशी मनाने ऑर्डर द्यायची आणि या इंद्रियाने कामं करायची बॉडीगार्ड एक नाग होता पाच फड्याचा कोणता पाच फड्याचा नाग पंच हा जीव या बुद्धीला घेऊन या नरतनू मध्ये देहामध्ये नरदेहामध्ये राहायला लागलाय बरं का आणि मग रोज काय करावं महाराज त्या स्त्रीला बरोबर घ्यायचं आणि हा पुरंजन एकेका वेशीतनं बाहेर पडतोय आज ह्या वेशीतनं बाहेर पडायचं त्या वेशीतनं बाहेर पडायचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले हा जीव असंच करतो म्हणाले काय करतो मनाच्या रथी वळघे श्रवणाची आवारे निघे आणि शब्दाची आ, शब्दा आ रिघे रा ना माझी तोची प्रकृतीचा वा गोरा करी त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची आोरावना जाय कोणे एके अवसरी रिघोनी नेत्रांचा द्वारी आज काय सिनेमा बघायला जा नाटकं बघायला जा आज काय गाणं ऐकायला जा आज असं चाललंय महाराज को एके अवसरी रिघोनी रिगोनी द्वारी रूपाचा डोंगरी सैरा हिं रसने वाटा निघोनीगा सुभटा रसाचा दरकुटा भरोची लगे ना तरी ये घराणे देहेश निघने गंधा गंधाची दारुणे आड़वे लंगी शब्द स्पर्श रूप रस गंध भोग विषय बराच काळ निघून गेला महाराज त्याला कल्पना आली नाही तो चंडवेग नावाचा गंधर्व जो होता त्यानं त्याची नगरी लुटायला सुरुवात केलेली होती त्याला कळलं नाही हा चंडवेग नावाचा गंधर्व हो। म्हणजे कोण ठाऊक का चंड या शब्दाचा अर्थच प्रचंड ज्याचा वेग प्रचंड आहे असा कोण काळ त्या काळानं याच्या आयुष्याचा एक एक एक एक दिवस संपवायला सुरुवात केली महाराज भान नाहीय इतका वेग त्याचा प्रचंड आहे लक्षात घ्या काळ किती गेला कळत नाही बरं का बघता बघता दिवस गेले असं वाटतं बघता बघता आमचे तीरसरोप गमतीनं सांगायचं बरं का लोक असं म्हणतात म्हणे काय हो इतके दिवस गेले कळलं नाही हा लग्न होऊन पन्नास वर्ष झाली <laughs> दिवस कसे गेले कळलं नाही नुकतं नुकतं झाल्यासारखं नुकत वाटतंय म्हणतात लोक <laughs> अरे पन्नास वर्ष झाली तरी नुकतं नुकतं झाल्यासारखं वाटतंय आमचे तीर्थरूप म्हणायचे तरी बरं आहे नुकतं झाल्यासारखं तरी वाटतय अजून व्हायचंय असं वाटत नाही म्हटले <laughs> नाही आणि गमत अशी आहे गमत पन्नास वर्ष कशी गेलं कळत नाही आणि प्रवचनाचा तास जाता जात नाही लक्षात घ्या गोवा केव्हा एकदा पुंडली कवर्दा म्हणतो लक्ष असतंय लोकांचं <laughs> हा चंडवेग नावाचा गंधर्व त्याच्या स्त्री सैन्यामध्ये दोन पलटणी होत्या स्त्रियांची आणि पुरुषांची दिवस तीनशे साठ गंधर्व तीनशे साठ गंधर्व तरी या वर्षाचे दिवस किती तीनशे रात्री किती तीनशे साठ अळीपाळीनं त्याची नगरी लुटायला सुरुवात केली बरेच दिवस झाले त्याचं तारुण्य जसं ओसरलं वार्धक्य आलं त्यावेळेला भय वाटायला लागलं तो भय नावाचा यवनाधिपती म्हणून सांगितलं ना अहो तो दुसरं तिसरं काय नाही भयच वाटायला लागलं साठ वर्ष झाली महाराज छातीमध्ये आता असं वाटायला लागतं अरे आलं मरण बरं का जवळ धस्त होतं महाराज भयनावाचा यवनाधिपती ती कालकन्या जरा म्हणजे म्हातारपणच हो त्या कालकन्या जरेनं त्याच्या नगरीची सगळी शोभा नाहीशी करून टाकली नाहीशीरू करून टाकली म्हणजे काय अह तारुण्यामध्ये जे सगळं अगदी राजबिंडात दिसणारं शरीर जे होतं ना म्हातारपणी सगळं विद्रुप दिसायला लागलं सांगतो तुम्हाला आणि होतच तसं म्हातारपणी तारुण्यामध्ये काय दिसतं महाराज काय तो टेचात असतो छाती काय पुढं काढून चालतो महाराज ह चेहऱ्यावर तेज कसं असतो डोळ्यात पाणी काय असतं महाराज आ हा म्हातारपणी काय होतं ह नाथरायने वर्णन केलं म्हणून सांगतो बरं का नाथराय म्हणाले मानगाव डगम गेल मान धरवत नाही लाट लाट लाट लाट महाराज काय म्हणतात त्याला ह पार्किंग काय होत सांगता ये लाट लाईट हालती महाराज मानगाव डगमगेल पोटगाव पाठीस लागेल आणि ढोपरपूरचा मणका मोडेला आईशी फिती होईल की जी माय बाप जोहार माय बाप जोहार डोळे गावाची लागती कवाडे पापण्या ओथंबतात हो असं उघडायचं तरी असं करून जरी बघितलं तरी उघडत नाहीत असं करून बघायची पाळी येते महाराज हो डोळेगावची लागती कवाडे नाकापुरी शेंबुडपडे आणि तोंडापूरची बत्तीस खेडे ओस पडतील की जी मायबाप जोहार मायबाब जोहार नाथरायाने पुढं सांगू का बिभत्सरसाचा आविष्कार कसा आहे बघा लक्षात घ्या म्हणाले दोन्ही टिऱ्या वाळून जातील गांडापूर बदबदा वाहिल आणि लिंगाची तो गडबड होईल मेल्या कुत्र्यासारखी की जी मायबाप जुहार माय बाप जुहार, जुहार। तारुण्यामध्ये शरीर सौंदर्य संपन्न असतं विद्रुप होऊन जातं महाराज त्या कालकन्या ना ती नगरीची शोभा नाहीशी किरून टाकली सगळी तो प्रज्वार आला प्रज्वार म्हणजे टेम्परेचर आला मातारपणी महाराज आणि तो चंडवे गंधर्व तो भयानावाचा यवनाधिपती या ती कालकन्या जरा या सगळ्यांनी मिळून या पुरंजनाला बांधला मारला तो पाच फड्याचा नाग पंचप्राण पंचप्राण त्याचं काय चाललं नाही तो निघून गेला अशा तऱ्हेनं हे सगळं कोडं उलगडून दाखवलेलं आहे चौथा स्कंध संपलाय बरं का आपला <laughs> पंचमस्कंधाला सुरुवात करतोय आपण साडेसहा पर्यंत करायची कथा आज आपल्याला त्यानगी बर तवर चालू दे असू <laughs> <आस> दे <रहा। laughs> पंचमस्कंधाला सुरुवात करतोय आपण बघितलं आकुती देवहूती प्रसूती या तीन कन्या प्रियव्रत उत्तानपाद हे दोन पुत्र त्यापैकी देवहूतीच्या संदर्भातला कथाभाग झालेला आहे प्रसूतीच्या संदर्भातला झालेला आहे उत्तानपाद राज्याच्या संदर्भातला झालेला आहे आता प्रियाव्रताच्या संदर्भातला कथाभाग भागवतकार सांगतात प्रियाव्रत नावाचा राजा हा नेहमी आत्मविचारामध्ये रममाण असणारा त्यानं राज्याचा स्वीकार केलेला आहे परिक्षित राजा विचारतोय तो जर आत्मविचारामध्ये रममाण असता तर त्यानं राज्याचा स्वीकार कसा काय केला भावतकाराने उत्तर दिले ते म्हणाले की जरी तो आत्मविचारामध्ये नेहमी रममाणा असला तरी राजाच्या अंगी असावेत असे सारे गुण त्याच्याजवळ होते म्हणून त्याला ब्रह्मदेवानी आणि मनुनी राज्य स्वीकारायची आज्ञा केलेली होती आणि म्हणून त्यानं राज्य स्वीकारलेलं होतं या प्रयव्रताला अग्निध्र इध्मजीव यज्ञबाहू महावीर हिरण्य रेता घृत असे दहा पुत्र होते या सगळ्यांची नावं जी आहेत ही अग्नीची नावं आहेत बरं का अकरावी कन्या होती तिचं नाव ऊर्जस्वती ती शुक्राचार्यानं दिलेली होती या प्रियाव्रताला आणखी एक स्त्री होती तिच्यापासून त्याला उत्तम तामस रैवत असे तीन पुत्र झालेले आहेत हे पुढं तीनही पुत्र पुढं मनवंतरांचे अधिपती झालेले आहेत ज्यावेळेला हा विषय येईल त्यावेळेला मी आठवण करून देईन या प्रियव्रताच्या एकदा मनात असं आलं की हा सूर्यनारायण आपल्या भूमंडलावर कायम प्रकाश काय पाडत नाही निम्म्या भागावर काय हा सूर्यनारायण मेरूमंडला प्रदक्षिणा घालतो त्यामुळे होतं काय तो मेरुमंडलाच्या ज्या भागात असेल त्या भागात प्रकाश दुसऱ्या बाजूला अंधार असतो तेव्हा याला असं वाटलं की आपल्या भूप्रदेशावर कायम उजेड असावा आणि म्हणून त्यानं केलं काय तर अत्यंत एक तेजस्वी असा देप्यमान रथ तयार केला आणि बरोबर सूर्यनारायणाच्या डायमेट्रिकली ऑपोजिट त्यानं राहून सूर्यनारायणाच्या मागोमाग बरोबर सात प्रदक्षिणा या मेरुमंडला केल्या त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या रथाच्या धावेनं जे या भूमंडलावर खड्डे पडले त्याचे सप्त समुद्र निर्माण झाले आणि सप्तद्वीप निर्माण झाली त्या द्वीपांची नावं कोणती ते दिलेले आहे जम्बू प्लक्ष शालबली कुश क्रौच शाक आणि पुष्कर अशी सात द्वीपं निर्माण झाली हा जो राजा आहे त्याचा मुलगा अग्निध्र अग्निध्राचा मुलगा नाभी त्याला पहिल्यांदा संत होत श्री जी होत नव्हती त्यानं श्रीहरीची आराधना केली भगवान प्रसन्न झाले येतं आणि तुझ्या उदरी मी अवतार घेईन म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे हा नाभीराजा जो आहे त्याच्या उदरी भगवंतानी ऋषभदेवांचा अवतार घेतलेला आहे बस ऋषभ या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ हा जो मुलगा झालेला आहे हा यश बल ऐश्वर तेज पराक्रम इत्यादी सगळ्या बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ होता म्हणून त्याचं नाव ऋषभ पडलं हा इतका सर्वश्रेष्ठ होता की याच्या गुणांच्या बद्दल इंद्राच्या मनामध्ये मच्छर निर्माण झाला आणि त्याने केलं काय तर या ऋषभदेवांच्या राज्यावर त्यानं अनावृष्टी केली दुष्काळ पाडला तर भागवतकार असं वर्णन करतात ऋषभदेवानी स्वतःच्या योग सामर्थ्यानं पर्जन्यवृष्टी करून आपल्या प्रजेचं रक्षण केलं म्हणून वर्णन केलंय के या ऋषभदेवानी देवेंद्राची कन्या जयंती हिच्याशी विवाह केलेला आहे आणि त्यानं शंभर पुत्र झालेले त्यातला सगळ्यात मोठा जो पुत्र आहे तो भरत भागवतकार असं म्हणतात की हा जो भरत आहे त्याच्यामुळं ह्या आपल्या सध्याच्या आपल्या देशाला आपण भारत म्हणतो पूर्वी ह्या देशाला अजनाभवर्ष असं म्हणत होते परंतु हा भरतराजा झाला तेव्हा तेव्हापासून या भूप्रदेशाला भारत वर्ष असं म्हणायला लागले ह्या शंभरांच्या पैकी हा सगळ्यात मोठा उरलेले जे नव्याण्णव आहेत त्यातले नऊ जे आहेत ते नवयोगीश्वर म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची नावं अशी कवी हरी अंतरिक्षा प्रबुद्धा पिप्पलायनहाविरोत द्रुमिलहा चमसहा करभाजना अशी त्यांची नऊ नावं आहेत यांना नवयोगीश्वर असं म्हणतात नवयोगीश्वर यांचा संदर्भ पुढं एकादश स्कंधात येणार आहे त्यावेळेला परत आठवण करून देईन एकदा भागवतकार म्हणतात की या ऋषभदेवानी आपल्या मुलांना उद्देशून आपल्या जनतेला उपदेश केलेला बर के का ते म्हणतात नायन देहो देहभाजन नृलोके कष्टान कामान अर्हते विडभुजांपो दिव्यम पुकाये नसत्व शुद्धेस्मा ब्रह्मसौख्यन्वन्त ते म्हणतात मुलानो अरे सोन्यासारखा नरदेह प्राप्त झालेला आहे तुम्हाला सोन्यासारख नरदेह प्राप्त आता पुनः कुतरिया मांजरा गाढ़वा डुकरा जन्माला जाए की तैरी करू नका खंती नक होने गाढ़ुतरा नरदेहा दे देवदास भावे तेणे चुकवावे जन्म मरण ये मनुष्य जन्मा कीतव्यता है महाराज ते म्हणतात तुम्हाला चांगला हा नरदेह प्राप्त झालेला आहे तेव्हा आता म्हणाले काम्य कर्म करू नका जी कर्म कराल ती ईश्वराला अर्पण करा ज्ञानाची इच्छा धरा सर्वत्र समदृष्टी ठेवा सत्पुरुषांची संगत धरा आणि असं जर कराल तर मोक्षप्राप्ती करून घ्याल म्हणाले बास अशा तऱ्हेचा उपदेश त्यांनी आपल्या मुलांना केलेला आहे भागवतकार म्हणतात शेवटी अपल सार राज्य भरता स्वाधीन के लिए ऋषभदेव ब्रह्मवर्त बाहर पड़े बाहर पड़ ले आ, सारी चित्तवृत्ति भगवत्स्वरूपी लि जाली होती आणि भागवतकार म्हणतात असेही ऋषभदेव एकदा असे फिरत फिरत असताना कर्नाटकामध्ये कुठल्या एका उपवनामध्ये शिरले ते आणि त्यावेळेला तिथं वणवा पेटलेला होता त्या वडव्यामध्ये देहाची शुद्ध नाही आहे बरं का लक्षात घ्या त्या वडव्यामध्ये ते शिरलेले आहेत आणि ऋषभदेवांचा देह भस्मसाद झालेला आहे व तसाचे भ्रमत भ्रमत प्रभु योगी तो जाय अश्मकवळ धरुनिमुखी कर्नाटक वन दवी त्यजी भागवतकरांनी आता भरताचं कथानक सांगितलेला आहे हा भरतराजा जो होता त्यानं आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन केलेलं आहे बरं का लक्षात घ्या पुत्रवत पालन केलेलं आहे आणि नंतर आपलं राज्य आपल्या मुलांच्या स्वाधीन केलं त्यानं आणि श्रीहरीची आराधना करण्यासाठी म्हणून पुराश्रमाला आलेला आहे गंडकी नदीच्या तीरावर भागवतकर म्हणतात एक दिवस हा गंडकी नदीच्या तीरावर बसून प्रणवाचा जप करत होता तिथ एक तहने हरिणी पानी पीने आ ग् नदी पीन तो मधे एक वनराज सिंहा भयंकर गर्जना ऐका आई हरिणा प्राणी आधी घाबरट सिंहा की गर्जना ऐका आली हरिणी जी होती ती गर्भवती होती लक्षा घया आपला प्राण वाचवण्यासाठी म्हणून तिनं नदीच्या पोलीकडे उडी मारायसाठी झेप घेतली ते ती श्रम तिला काय सहन झाले नाहीत आणि अक्षरशः शब्दशहा ती गर्भगळीत झाली शब्दशहा बरं का ती अशी तिनं झेप घेतली आणि आंतरी ती अशी अंतराळी असतानाच ते ती श्रम तिला सहन न झाल्या कारणानं तिच्या उदरातून तिच्या उदरातला गर्भ बाहेर पडला तो पाण्यामध्ये पडला आणि गटकाळ्या खात व्हायला लागलाय महाराज ती हरिणी पलीकडे जाऊन पडली ती गतप्राण झाली हा सगळा प्रसंग आ, हे भरत तीरावर बसून पाहतायत बरं का ते हरिण शावक हरिणाचं पिल्लू पाण्यामध्ये पडून गटांगड्या खात वाहत निघालेलं हे बघितल्यानंतर मायामध्ये मनामध्ये दया उत्पन्न झाली महाराज भूतांची दया हे भांडवलं संता भूतांची दया हे भांडवलं संता मनाशी विचार असा आला की आता ह्याचं रक्षण कोण करणार त्याची माता तर मरून गेली कोण रक्षण करणार आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनाशी विचार आला आणि त्याने त्या पाण्यामध्ये उडी टाकून त्या हरिण शावकाला बाहेर काढलं बरं का पण बाहेर काढून आता प्रश्न संपलेला नव्हता कारण का याचं आता पुढचं पालन पोषण कोण करणार मनाशी विचार असा आला आणि शेवटी त्याने त्या हरिण हरीन शावकाला हरिणाच्या पिल्लाला आपल्या आश्रमामध्ये आणलं हळूहळू मग त्याच्या खाण्याची व्यवस्था बघायची लालन पालन प्रीणन भागवतकार म्हणतात त्याचे हळूहळू लाड करायचे त्याच्या खायची व्यवस्था करायची त्याच्या आंघोळीची व्यवस्था करायची अमोक तमोक सगळं त्याला धुवायचं वगैरे हळूहळू करता करता करता करता भागवतकार म्हणतात हा भरतराजा श्रीहरीची आराधना करण्यासाठी म्हणून त्या पुलाश्रमाला आलेला होता परंतु आता त्याची ही साधना संपली आणि आता त्याचं मन त्या हरिण अडकलेलं आहे तुकाराम महाराज म्हणाले एक मन तुझ्या अवघ्या भांडवाला वाटीता ते तुला येईल काही रे परमार्थाचं भांडवल काय हो परमार्थाचं भांडवल दाढी जटा भगवे कपडे भस्माचे पट्टे छे छे परमार्थाचं भांडवल मन आहे आणि गंमत अशी आहे हे मन एक विषयात तरी राहतं नाही तर एक परमार्थात तरी राहत दोन्हीकडं ते राहत नाही काय आहे साधकाच्या पातळीवर लक्षात ठेवा बघा साधकाच्या पातळीवर विषय किंवा प्रपंच आणि परमार्थ किंवा परमात्मा हे बरोबर विरुद्ध दिशेला आहेत त्या दोन दोघांना दोन्हीमध्ये एकशे ऐंशी अंशाचा कोण आहे लक्षात घ्या थोडा परमार्थही करतो थोडा प्रपंचही करतो जमत नाही भागवतकार म्हणाले विषयाध्या येत चित्तम माम अनुस्मर चित्त मय्य व प्रलीय ते चित्त जर विषयामध्ये गुंतलं तर ते विषयामध्ये गुंत भगवत चरणारविंदी लागलं तर ते भगवत स्वरूप प्राप्त करून देतं महाराज नाथराय म्हणाले जो करी विषयांचे ध्यान तो विषयी होय निमग्न तो विषयी होय नाही म्हणणं जो करी सदा माझे चिंतन तो चैतन्य घन स्वय मीची होय या लागी सांडून विषयांचे ध्यान सांडून विषयांचे ध्यान नित्य करावे माझे चिंतन <coughs> माझी या भावना मन सावधान राखावे माझी आवना मन सावधान राखावे याचा अर्थ असा की जे आपलं उद्दिष्ट आहे ते कायम डोळ्यासमोर राहिलं पाहिजे महाराज श्रीहरीची आराधना करण्यासाठी आलेला आहे हे उद्दिष्ट त्याचं राहिलं बाजूला थोडा प्रपंच करतो थोडा परमार्थ करतो होताच नाही महाराज समर्थ म्हणाले अरे जयासी परमार्थ व्हावा त्याने प्रपंच तेजावा प्रपंची परमार्थ करावा तरी तो ठाकेना सर्वथा करिता प्रपंचाची वृत्ती संसारीचे झोके आदळती आणि दुःख शोकपणे भ्रांती आणि मग परमार्थ कायचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एके ठिकाणी राहणार नाहीत समर्थांचं पक्क मत आहे लक्षात घ्या तुकाराम महाराजांचंही असंच मत आहे तुकाराम महाराज म्हणाले अरे प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही असं जर कोणी म्हणत असेल तर म्हणाले एकही निदानी नव्हे ती अशी त्याला प्र त्याचा प्रपंचही होणार नाही आणि परमार्थही होणार नाही तुका म्हणे तया दोन्हीकडे धक्का प्रपंचही नाही परमार्थही नाही धुबिका कुत्ता ना घाटका ना घरका अशी तर म्हणाली यागी या सदूनी विषया ध्यान नित्य करावे मजे चिंतन मे आभावना मन सावधान राखावे उद्दिष्टा विसर पड़ता का मैं महाराज उद्दिष्टा जर विसर पड़ला तर काय होता संग तुम्हें ऐका उद्दिष्टा जर विसर पड़ला तो के साधनाच साधनत्व नहीं होत उदाहरण संग तुम लक्षा कीर्तन प्रवचन वगैरे परमार्थाचं साधन आहे ना पण ते केव्हा उद्दिष्ट जर डोळ्यासमोर असेल तर आपण परमार्थासाठी कीर्तन प्रवचन करतोय ऐकतोय हे लक्षात असेल तर हे उद्दिष्ट जर नाही असं झालं तर होतं काय ठेवय का ते कीर्तन प्रवचन हे जनमन जनमनोरंजनाचं साधन होऊन बसतं परमार्थ राहतो बाजूला आणि म्हणून एकनाथ महाराजांनी आम्हाला जाणीवपूर्वक धोक्याचा इशारा दिलाय बरं का माझी अभावना आम्हाला सावधान राखावे म्हणून कीर्तनाची मर्यादा सांगताना एकनाथ महाराजांनी सांगितलं उद्दिष्टही सांगितलं बरं का कीर्तन प्रवचन भजन कशासाठी करायचं तर म्हणाले जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची अंतरी श्रीहरीची मूर्ती ठसावी हे उद्दिष्ट आहे लक्षात घ्या आणि म्हणून कीर्तनाची मर्यादा सांगून दिली कोणती भक्तिज्ञानाविरित गोष्टी इतरा न कराव्या गोष्टी इतरा न कराव्या प्रेम भरे बा वैराग्याच्या प्रेम भरे बा वैराग्याच्या युक्ती विवराव्या भक्ती ज्ञान वैराग्य हेच विषय कीर्तनाचे असले पाहिजेत परंतु आता झाले काय आता सगळं विचित्र झाले कीर्तनाचे विषय काय वाटते ते असतात अल्पबचत कीर्तनाचा विषय आता समाजाच्या दृष्टीने काय लोक करत असतील ते नाही हम दो हमारे दो कीर्तनाचा विषय नाही परमार्थ करायचा असेल तर त्यासाठी भक्तिज्ञान विरहित गोष्टी इतर असू दे सांगायचा सा मुद्दा असा की हा भरत जो आहे तो आपल्या उद्दिष्टापासून ढाळला सारखं त्याचं मन त्या हरिण शावकामध्ये गुंतलेलं आहे बरं का आणि त्यात त्याचा देहांत झाला यंवा भाव त्यज अत्यंते कौंते सदा तदभाव भावित तुकार महाराज मनाले जड़ भरत राजा हरिण जन्मा गेला घाला तो घतला वे हरिण हरिण हरिण हरिण हरिण तस लगे अंत हरिणा जन्मा लगे बर का लक्षा घया भागवतकार परंतु का अपने का निरोप आला इत कराए मग किती वाजेपर्यंत करायचं आपण मध्ये किती 10 पंधरा मिनटं ठीक आहे एवढा एक विषय संपवतो आणि पुरे करूया साडेसहा झाले एक दहा मिनटामध्ये संपूया हां लोकांनी पाय मोकळे करून आपल्याला जुळणी करायला पाहिजे हातेरांची वगैरे भजनाची खरंच त्यांचे आमच्यावर उपकार बरं का आपल्या साधनेमधला व्यत्यय मान्य करून त्याने आम्हाला इथं भजनाला परवानगी दिली असो हरिणजन्मामध्ये सुद्धा या भरत पूर्वी जी काही पूर्वजन्मामध्ये श्रीहरीची आराधना केलेली होती त्याचा परिणाम म्हणून पूर्वजन्माची स्मृती त्याच्या मनात जागी होती हरिणजन्मात त्याच्या ते त्याला असं वाटलं अर आपलं चुकलं म्हणाला त्या हरणामध्ये मन गुंतलं आणि आता पुन्हा आपल्याला हरिणाचा जन्म प्राप्त करून घ्यावा लागला आता काय इलाच नाही म्हणाला त्यानं केलं काय आपली जन्मभूमी कारंजर पर्वत ही सोडली आणि पुन्हा पुन्हा श्रमामध्ये आलेला आहे आणि गंडकी नदीच्या पाण्यामध्ये आपल्या गळ्या इतकं शरीर बुडून आपला अंत करून घेतला त्यानं प्रारब्ध क्षयाची वाट पाहत पाहत त्यानं आपला अंत करून घेतला भागवतकाराने आता त्याचं पुढचा जन्म वर्णन केलेला आहे सुत सन झाला सुत सन या ज्या म्हणतोय या मंत्रभगवतातल्या आर्या आहेत बरं का वासुदेवाय ते सु आलं की सुन सुरुवात होणारी आत आर्या पाहिजे सुत सन्मुनीचा झाला भ्याला संगासी फारकी फसला वसला मग हो उनी जड भरत बळे बाळ पंक्तीला बसला अंगिरस सगोत्रातल्या एका ब्राह्मणाच्या दशग्रंथी ब्राह्मण आहे महाराज लक्षात घ्या विद्वान ब्राह्मण आहे त्याच्या उदरी याचा जन्म झालेला आहे सगळ्यात शेवटचा आहे बरं का याच्या आधीचे जे मुलगे होते त्याचे ते अत्यंत विद्या संपन्न होते हा धाकटा मुलगा त्या त्याच्या वडिलांना असं वाटलं पित्याला वाटलं की बाकीचे आपले पुत्र जसे विद्यासंपन्न आहेत तसा हाही मुलगा विद्या संपन्न व्हावा म्हणून यानं या भरताला शिकवायला सुरुवात केली परंतु त्यानं आता ठरवलं तर मन कशातही आपलं गुंतवायचं नाही बस आणि म्हणून तो अक्षरशः जडाप्रमाणे वागत होता म्हणून त्याला जडभरत म्हणायचं बरं का जळाप्रमाणे वागत होता बापानं शिकवायचा प्रयत्न केला केला केला तो काय शिकत नाहीये मनाशी विचार केला मूंज केल्यानंतर तरी शिकतोय का बघूया म्हणून त्याची मूंज केली भागवतकरांनी वर्णन केलंय त्यानं चार महिन्यामध्ये त्रिपदा गायत्री देखील ग्रहण केली नाही का मन आता विद्येत गुंतवायचंच नाही म्हणाला नको का ती विद्या जर प्राप्त झाली ना तर त्याची घमेंड येते महाराज मस्ती येते त्याची नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी जडे गर्वताठा अभिमान बोटी म्हणून त्यानं ठरवलं तर की या विद्येमध्ये सुद्धा मन अडकवायचं नाही बापानं शिकवायचा प्रयत्न केला केला केला हे काय पूर्ग शिकत नाही बाप निराश